श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग एकोणसत्तरावा श्रीराम म्हणाला हे मुनी नायका जीवटादी सर्वांनाही उत्तम रुद्रता प्राप्त झाली असे आपण अगोदर सांगितले नंतर रुद्राच्या आज्ञेने ते शंबर ही जीव आपापल्या देहात प्रारब्ध भोगून पुन्हा ते शंभर गण रुद्र रुद्ररूप झाले असे म्हटलेत त्यामुळे माझ्या मनात संशय निर्माण झाला आहे हे रुद्राते शतत्व कोठून आले जे गण तेच रुद्र की रुद्रनिराळे व गण निराळे हे मला सत्वर सांगा श्री वशिष्ठ म्हणाले रामा मी पूर्वी वर्णन केलेल्या त्या त्या जन्मावरून तुला सर्व कळलेच आहे म्हणून मी रुद्रांच्या शतसंख्येची नावाने गणना केली आहे भिक्षूच्या स्वप्नात जे जीवटादी आकार झाले तदरूपच ते शंभर गण होत ते शंभर गण ते शंभर रुद्र होत कारण गण हे जरी रुद्राचे सेवक असले तरी मुख्य रुद्र व ते त्याचे सेवक यांचे से भोग ऐश्वर्या आदी धर्म समान असल्यामुळे तेही रुद्रच होत पूर्वसिद्ध मुख्य रुद्राची परिचर्या वगैरे करताना ते गणच होतात कारण त्यांना मुख्य रुद्राच्या प्रसादानेच रुद्राचे साम्य प्राप्त होते श्री रामानं विचारले पण भगवन भिक्षूच्या स्वप्नाने केलेल्या रुद्राने एका दिव्यावर जसे शंभर दिवे लावून घ्यावे त्याप्रमाणे एका चित्तापासून शंभर चित्ते कशी केली श्री वशिष्ठ म्हणाले ज्ञानेश्वर्याने अज्ञानावरण शून्य व योगेश्वर्याने सत्यसंकल्प ईश्वर भूमानंदाचा स्वीकार करणारी जी माया प्रतिबिंब संवित जिला सर्वज्ञत्व सर्व शक्तित्व इत्यादी नावे आहेत तिच्या जसे कल्पितात त्याचा तसाच अनुभव घेतात सर्वात्मा सर्व व्यापी असल्यामुळे ज्याची जशी भावना केली जाते तसाच तेथे सर्वज्ञ बुद्धीने अनुभव घेतला जातो श्री रामाने प्रश्न केला हे ब्रम्हन तो ईश्वर नरगपालांच्या माळा हेच अलंकार का धारण करतो भस्म का लावतो दिगंबर का आहे स्मशानात का राहतो व तो इतका कामुक् आहे का श्री वसिष्ठ म्हणाले जे जीवनमुक्त शरीरी सिद्ध महेश्वर त्यांच्या क्रियांचा या जगात नियम नाही क्रिया नियम अज्ञान साठी आहेत कारण त्यांचे चित्त रागद्वेष लोभादी अनेक द्वेषाने खंडित झालेले असते त्यामुळे त्यांना क्रियांचे नियमन नसल्यास खाने या दुर्बला न्यायाने जन्म परंपरा व नरक दुख भोगावे लागते। जे ज्ञापी व अनिष्ट वस्तु हो कारण जितेन्द्रीय ज्ञानी वासनाशून्य अकस्मत प्रादुर्भूत क्रिया करता व का ही नहीं आग्रह नोर पूर्वी अकस्मातच विष्णू अशा, अशा, अशा कर्मा विशिष्ट अशा उदय पशा कर्म वेन्द्य नहीं ग्राह्य नहीं त्याज नहीं को आत्मसंबंधी नहीं व का परीय नहीं सृष्टि आरंभी अग्रधिकां उधिक जसे रूढ़ है तसेच हराधिकांचे कर्म व ब्राह्मणादिकांच्या जाती वगैरे रूढ झाले आहे अग्निचे उष्णत्व जलाचे शीतत्व इत्यादी जसे मुख्य ईश्वरेनुरूप अनादि नियतीने सिद्ध आहे तसेच हराधिकांचे चरित्र वेश व ब्राह्मणादिकांची चर्चा वगैरे अनादि नियतेने व्यवस्थित आहे आज्ञीवांची चर्चा धर्माणे सृष्टीच्या आरंभी नियतेने अभिव्यक्त झालेली नाही तर सृष्टी रूढ झाल्यावर शास्त्रीय क्रियानिराळ्या व स्वाभाविक क्रियानिराळ्या अशी कल्पना केली आहे हे रामा वर सांगितलेल्या सदेहमुक्तांच्या चार प्रकारच्या मौनांहून निराळे विदेहमुक्त विषयक तुर्य मौन मी तुला अजून सांगितले नाही आकाशांहूनही अत्यंत स्वच्छ असे जे छिदात्मक आत्माकाश तद्भावाची प्राप्ती हे परमश्रेय आहे ते कसे प्राप्त होते ते मी सांगतो ऐक यथार्थ ज्ञानाच्या प्राप्तीने नित्य एक समाधीने जे विचार विवेक प्रयुक्त राजयोगाने आत्मज्ञानी झालेले असतात ते सांख्ययोगी होत प्राणादी वायूं की शांति जे युक्ति अनामय आदि अंतशून्य पदास प्राप्त योग, योगी, कर्मयोगी सर्वान अकृत्रिम शांतपदच तत्व साक्षात्काराने प्राप्तव्य है कित्येक विवेकाने प्राप्त व कित्येक योगाने प्राप्त सांख्य व योग एक असे जो पाहतो तोच तत्वज्ञ होय जे परमस्थान कड़ून प्राप्त केले जाते तेच योग्यांकडून मिळवले जाते व मन या दोघांच्याही वृत्तीचा सुटलेली अशी स्थिती उत्पन्न होते तीच स्थिती परमपद आहे <coughs> वासनेला चित्त म्हणतात तेच संसाराचे म्हणजे बाह्य व आंतर करणे व प्राणी चेष्ट चे कारण ते सांख्य योग है कि विलीन हो परिणत व प्राणी व्यापार होते सांख्य व योग मनोनाशा पृथक उपाय है लहान मूल जसे वेता तसे मन देहा पहाते पण वरील दोन उपायातील कोणत्या तरी एका उपायाने त्याचा विलय केला असता सर्व संसाराची शांती होते कारण देहच मी असे मानल्यामुळेच सर्व संसाराची प्रवृत्ती होते पण मन वृथाच उदय पावले आहे त्यामुळे ते असत स्वप्नातील स्वमरणासारखे मिथ्या आहेत असे पाहिल्यानेच ते नाहीसे होते आणि ज्ञानाने मनाचा बाद झाला असता त्याचे कार्य असा जो अहम ममता बंधापासून मोक्षापर्यंत संसार तो बाधित होतो मनोनाश झाल्यावर मी माझे हा उपदेश्य हा उपदेश इत्यादी कल्पना कशा व कोठून होणार एकाच आत्मतत्वाचा घनाभ्यास प्राणांचा निरोध व मनाचा नाश ही अधिकार मोक्षाची तीन साधने सांगितली आहेत सर्व शास्त्रांचे तात्पर्य या तीन साधनात आहे श्रीराम म्हणाले मुने प्राणाचा विलय हे जर मोक्षाचे कारण असेल तर सर्व प्राणी मरताच विमुक्त होतील असे मला वाटते कारण मरण समयी सर्वांचा प्राणविलय होतो त्यावर श्री वसिष्ठांनी सांगितले या तिन्ही उपायांमध्ये मनप्रशांती हेच श्रेष्ठ साध्य आहे असे तू समज तेच तत्काल कल्याण करणारे आहे ज्यातील धुर्धुरादी शब्द शांत झाला आहे असे हे शरीर प्राण जेव्हा सोडतो तेव्हा वासना काम कर्म यांनी उपस्थापित केलेल्या भावी देहाकाराचा अनुभव घेऊन बाह्य आकाशात तशा देहाचा आरंभास अनुकूल अशा भूतमात्रांशी ते संगम पावतात मग त्या भूतमात्रांचा बाहेरील जीवांच्या प्राणाशी कसा संगम होत नाही असे विचारशील तर त्याचे उत्तर हे आहे की ती तन्मात्रात असे तू जाण ती तसल्या वासनायुक्त मनोविशिष्ट प्राणांशीच होतात इतरांशी होत नाहीत असा निश्चय आहे प्राण दुसऱ्या देहात त्या देहाच्या वासनेसह वर्तमानच उत्पन्न होतात कारण ते पूर्व हो उत्तर देहाच्या वासनेसहच सोडतात व दुसर देहत हृदया संश्लेष पावत ज्यादा प्रमाण पुष्पा सुगंध तिड़ा प्रवेश कर संश्लेष पावत वाणा चिरडले जाने क्लेश ही भोगत प्राणी शरीर हृदयाश वायु हिंदी दुख भोग मिले ज्याप्रमाणे पाण्याने भरलेला घट समुद्रात बुडाला असता बाहेरच्या लोकांना जरी न दिसला तरी नाश पावत नाही त्याप्रमाणे वाचनायुक्त असलेले मन मरणानेच नाश पावत नाही तेजापासून सूर्य जसा संभवत नाही त्याप्रमाणे मना वाचून प्राण संभवत नाही तितिर पक्षी दुसरे तृण मिळाल्या पहिल्या तृणाची काडी जशी सोडत नाही त्याप्रमाणे ज्ञाना वाचून मन प्राणांना केव्हाही सोडत नाही म्हणून ज्ञानाने वासनांचा क्षय झाला असता मन स्वतः नाश पावते व प्राणांपासून स्पंदही घेत नाही त्यामुळे केवळ शांतीच अवशिष्ट राहते ज्ञानामुळे सर्व पदार्थ असत आहेत अशी भावना उदय पावते त्यामुळे सर्व वासनांचा क्षय होतो त्याच्या योगाने प्राण व चित्त यांचा वियोग होतो त्यानंतर अत्यंत शांत झालेले मन पुन्हा देहत्वास पावत नाही स्वनाशानेच ब्रह्मपदाची प्राप्ती होते वासनाच मन आहे असे विद्वान समजतात वासना मात्र चित्त आहे वासनेच्या अभावी ते परमपदच आहे ज्ञान वासनेसह सर्वांचा बाध करून आत्मत्र बनते ते तत्व अचल ज्ञानच आहे व मनोनाशानंतर तेच अवशिष्ट राहते असे ब्रह्मनिष्ठ सांगतात रामा असा या संसाराचा शेवट केवळ विचाराने आपोआप होतो कारण संसार रज्जुस्पर्श भ्रमासारखा आहे एकाच पदार्थाचे सतत अनुसंधान करणे प्राणांचा निरोध करणे व चित्ताचा परिचय करणे या तीन उपायातील कोणत्या तरी एक चांगला सिद्ध झाला की ते तीनही परस्पर सिद्ध होतात ज्याप्रमाणे पंखा हलवणे बंद केले म्हणजे वायू शांत होतो त्याप्रमाणे प्राणवायूचा की मन शांत होते शरीर मागे राहून प्राण जेव्हा त्यातून निघून जातात तेव्हा हा क्रम असू दे पण जेव्हा शाप छेद इत्यादी कारणाने शरीराचा नाश होतो तेव्हा निराळाक्रम असतो शरीराचा नाश होताच प्राण आकाशातील वायूत मिसळून जातो किंवा त्याची वासना जशी दृढ झालेली असते त्याप्रमाणे तेथे सर्व पाहतो देहरहित झालेले मनयुक्त प्राण आकाशात जशा देहाला पाहतात तशाच देहाला व त्याच्या व्यवहाराला ते अनुभवतात वायूचा स्पंद थांबला असता ज्याप्रमाणे गंध शांत होतो त्याप्रमाणे मनस्पंद शांत झाला असता प्राणवायू शांत होतात प्राण्यांचे प्राण व चित्त ही दोन्ही नित्य परस्परांना सोडून न राहणारी आहेत पुष्प व त्याचा सुगंध याप्रमाणे ती परस्पर संमिश्र झालेली आहेत किंवा ती दोन्ही तिळ व त्यातील तेल याप्रमाणे स्थित आहेत मनाचे स्पंदन हाच प्राण आहे व प्राणाचे स्पंदन रथ व सारथी हे जसे चलनाला जस्पर चलना होता प्राण व चित्त एकमे स्पंदा संपादन करता आधार व आधेये दोनों पदार्थ एक अभाव नाश पात अपने नाशाने मोक्षाख्य उत्तम कार्य कर एक दृढ़ाभ्यास के ज्यातील दवासना बाधित होत झाली आहे असे मन सर्व शांत होते आणि प्राणाचा स्वभाव मनात लीन झाला असता त्यामुळे हे जे अनंत आत्मत्याचा विचार करून मनाला तू तन्मय करून सोड म्हणजे त्या आत्मत त्याचा लय झाल्याने तद्रुपत्वच स्थिर होते किंवा अज्ञान व त्याचा बाध करणारी ब्रह्माकार वृत्ती ही दोन्ही निवृत्त झाली असता जो अवशिष्ट राहतो त्या चिन्मात्रामध्ये हो। वृत्ती अत्यंत दृढ होईल तोवर तदाकार वृत्तीची धारा स्थिर होण्याचा येत करावा व शेवटी ती वृत्तीधारा ही चर्म साक्षातकाराने दग्ध होऊन अभावत्वास प्राप्त होतो चांगला अभ्यास करावा चित्ताला विषयापासून परतविणाऱ्या पुरुषाचे चित्त क्षयामुळे अवशिष्ट राहते यम नियम आसन प्राणायाम व प्रत्याहार या पाच अंगांनी मनाच्या बाह्याकाराचा क्षय झाला असता धारणा ध्यान व समाधी या तीन अंगानी ब्रह्मिक तानता प्राप्त होते ती होताच चित्त एका क्षणात दीर्घ अभ्यासाच्या बलाने सर्व विशेष शून्य होते अविद्या नाहीच असे बुद्धीने युक्तीच्या बला परब्रह्माची प्राप्ती होते असा निश्चय करावा व त्यानंतर धारणादिकांचा अभ्यास करावा शरद ऋतूत मेघक्षीण झाले असता त्या कारणानेच आलेली मिहिका धुके का जशी नाहीशी होते त्याप्रमाणे चित्त शांत झाले असता ही संसार ही शांत होते हे रामा अविद्या चित्र मात्र आहे ह्यास्तव ब्रह्माकार परिणत झालेल्या त्या चित्ताचा क्षय कर त्या चित्तक्षयाचे रूप तर चित्ताचे अधिष्ठान आत्माच आहे शून्यता हे त्याचे रूप नव्हे कारण अभाव हे परमपद नव्हे चित्त एक क्षणभर ही जर परमपदी विश्रांत ब्रह्म अंतर स्वप्रकाश आनंदा स्वाद घर व्युत्थान पावी कर विचाराने आत्मत विश्रांत हो कि योगाने हो पा एक क्षणभर ही जर का तद्रुपत्वा समत्वेश प्राप्त पुनः संसार उदय पावत नहीं अविद्यारहित झालेल्या चित्ताला सत्व म्हणतात ज्यातील संसार बीज दग्ध झाले आहे असे ते पुन्हा ब्रह्मत्वाला अंतर देत नाही आपले ब्रह्मत्व सोडित नाही हे रामा कोणी सहस्रावधी लोकात एकदाच अविद्या शून्य सत्वस्थ ज्याच्या वासना शांत झाल्या आहेत असा होऊन अज्ञदृष्ट्या शून्याप्रमाणे असलेली ती स्वयंप्रकाश ज्योती पाहतो व शांत होतो हे सुभगा वर सांगितलेल्या तीन उपायांच्या अभ्यासाने जाग्रत स्वप्न रूप भ्रांती व तिचे बीज एतद्रूपदे ज्याची क्षीण झाली आहेत व जे स्वतही अविद्या क्षयामुळे बाधित झाले असून दग्धपटाप्रमाणे प्रतिभास मात्र अवशिष्ट राहिले आहे असे मन या जीवनमुक्तावस्थेत सत्व असे म्हटले जाते ते वासनाबीज शक्तीचा दाह झाल्यामुळे पुन्हा रागद्वेषाभिमानादी कलानी मलिन होणाऱ्या संसारपदास प्राप्त होत नाही परिसाच्या स्पर्शाने सोने झालेले तांबे जसे पुन्हा तांबे होत नाही त्याप्रमाणे ते निर्मल मन सत्वसंसारपदास प्राप्त होत नाही इति श्री वासिष्ठ महारामाणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे एकोणसप्तिम हा सर्ग श्रीराम